अध्याय बावीसावा तत्वांची संख्या आणि पुरुष प्रकृती विवेक उद्धव म्हणाला हे प्रभू हे विश्वेश्वर तत्वांची संख्या ऋषींनी किती सांगितलेली आहे आपण तर नुकतीच नऊ अकरा पाच आणि 3, म्हणजेच एकूण 28 तत्वं सांगितलेली ऐकली काहीजण सव्वीस तत्व सांगतात तर दुसरे काहीजण पंचवीस काहीजण सात नऊ किंवा सहा म्हणतात काहीजण चार सांगतात तर काहीजण अकरा काही काहीजण सतरा काही जण सोळा तर का काही जण तेरा सांगतात हे सनातन श्रीकृष्णा इतकी वेगवेगळी संख्या ऋषी कशी काय सांगतात आपण कृपा करून ते आम्हाला श्री भगवान म्हणाले उद्धवा याविषयी वेद जाणणारे जे काही सांगतात ते सर्व खरेच आहे कारण सर्व तत्वे सर्वांच्या मध्ये अंतर्भूत आहेत माझ्या मायेच्या आधारावर काय सांगणे अशक्य आहे तुम्ही जे म्हणता ते बरोबर नाही मी जे सांगतो तेच बरोबर अशा प्रकारे जगाच्या कारणासंबंधीचा वाद सोडण्यास कठीण अशा त्रिगुणात्मक वृत्तींमुळेच होतो सत्व इत्यादी गुणरुप शक्तींच्या क्षोभामुळेच क्वळ नाव रुपात्मक मिथ्या प्रपंच उभा राहिल आह वादविवाद करणाऱ्यांच्या वादाचा हाच विषय आह जेव्हा इंद्रिय आपल्या ताब्यात येतात आणि चित्त शांत होत्यांची भेदबुद्धी नाहीशी होत आणि वादसुद्धा शांत होतो हे पुरुष श्रेष्ठा तत्वे एकमेकात प्रवेश करू शकतात म्हणून तत्वांची जितकी संख्या वक्ता सांगू इच्छितो त्यानुसार कारणे कार्यांमध्ये किंवा कार्यकारणांमध्ये मिळवून आपली इच्छित संख्या तो सिद्ध करतो एकाच कारणरूप तत्वामध्ये किंवा कार्यरूप तत्वामध्ये पूर्णपणे दुसरी तत्वे मिसळलेली दिसतात यांची गंटी जे जे करू इच्छितात त्यांनी ज्या कार्याला ज्या कारणामध किंवा ज्या कारणाला ज्या कार्यामधूत करून तत्वांची जितकी संख्या स्वीकारलेली आहे त्रतिपादन युक्तिसंगत असल्यामुळे आम्ही निश्वितपणे स्वीकारल आह जीव अनादिकालापासून अविद्यन युक्त असल्यामुळे तो स्वतःच स्वतःला जाणू शकत नाही म्हणून त्याला आत्मज्ञान करून दक्ष दुसऱ्या सर्वज्ञाची आवश्यकता आह अशा रीतीन प्रकृतीची चोवीस तत्व पुरुष आणि ईश्वर अशी ही सव्वीस तत्वे आहेत या शरीरामध्ये असणाऱ्या जीव आणि ईश्वरामध्ये किंचितही भद नाही म्हणून त्यांना वेगळं मानू नये ज्ञान हा सर्वात सत्वगुणात्मक प्रकृतीचा गुण आहे अशा प्रकारे चोवीस जडतत्वे आणि एक चेतन पुरुष मिळून पंचवीस तत्वे झाली तीन गुणांची साम्यावस्था हेच प्रकृतीचं स्वरूप आहे म्हणून सत्व रज आणि तम हे गुण प्रकृतीचेच आहेत आत्म्याचे नव्हे हेच जगाची स्थिती उत्पत्ती आणि प्रलयांना कारण आहे या विवेचनात सत्वगुणच ज्ञान आह रजोगुणच कर्म आहे आणि तमोगुणच अज्ञान म्हटले गेलिआहे तसेच गुणांमध क्षोभ उत्पन्न करणारा ईश्वरच काळ आहे आणि सूत्र म्हणजे महत्त्वच स्वभाव आहे पुरुष प्रकृती महतत्व अहंकार आकाश वायू तेज जल आणि पृथ्वी ही नऊ तत्वे मी अगोदर सांगितलेली आहेत कान त्वचा डोळे नाक आणि जीव ही पाच ज्ञानेंद्रीये वाणी हात पाय गुदद्वार आणि जननेंद्रीय ही पाच कर्मेंद्रीय तसेच कर्मेंद्रीय आणि ज्ञानेंद्रीय असे उभय रूप मन अशी अकरा इंद्रिये आणि शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे ज्ञानेंद्रियांचे पाच विषय अशा प्रकारे तीन नऊ अकरा आणि पाच अशी सर्व मिळून 28 तत्वे होतात कर्मेंद्रियांच्याद्वारे होणारी चालणे बोलणे मनमूत्र त्याग आणि काम करणे या पाच कर्मांमुळे तत्वांची संख्या वाढत नाही यांना कर्मेंद्रीय स्वरूप मानावृष्टीच्या प्रारंभी कार्य करणारी अकरा इंद्रिय आणि पंचमहाभूते आणि कारण रुप असणारी महत्त्व इत्यादी यांच्या रुपाने प्रकृतीच असते तीच सत्वादी गुणांच्या रुपाने विश्व स्वतःमध्ये धारण करते अव्यक्त परमात्मा या प्रकृतीचा फक्त साक्षी असतो महत्त्व इत्यादी प्रकृतीचे कार्य आणि अहंकारादिकाचे कारण असणारे पदार्थ आदिपुरुषाच्या संकल्पामुळे शक्ती प्राप्त करून घेऊन एकमेकात मिसळतात आणि प्रकृतीच्या साह्याने ब्रह्मांड निर्माण करतात उद्धवा जे लोक तत्वांची संख्या सात मानतात त्यांच्या विचारसरणीनुसार आकाश वायू तेज जल आणि पृथ्वी ही पंचमहाभूत सहावा जीव आणि सातवा परमेश्वर होय तो जीव आणि जग या दोहांचा आधार आह या सातांपासून देह इंद्रिये आणि प्राण उत्पन्न होतात म्हणून ते स्वतंत्र मानलेले नाहीत जे भक्त सहा तत्वांचा स्वीकार करतात ते असे म्हणतात की पंचमहाभूते आणि सहावा परमात्मा तो परमात्मा आपण निर्माण केलेल्या पंचमहाभूतांनी युक्त होऊन देह इत्यादींची सृष्टी निर्माण करतो आणि त्यामध्ये जीवरूपाने प्रवेश करतो काही जण आत्म्यापासून तेज जल आणि पृथ्वीची उत्पत्ती झाली आहे म्हणून ही चारच तत्वे आहेत असं म्हणतात कारण सर्व कार्यांचा जन्म यांच्यापासूनच आहे काही लोक पंच महाभूते पाच तन्मात्रा पाच ज्ञानेंद्रीय एक मन आणि एक आत्मा अशी तत्वांची संख्या सतरा सांगतात जे तत्वांची संख्या सोळा सांगतात ते आत्म्यामध्येच मनाचाही समावेश करतात जे लोक तेरा तत्वे मानतात ते म्हणतात की पाच महाभूते पाच ज्ञानेंद्रीय मन जीवात्मा आणि परमात्मा अकरा संख्या मानणारे पाच महाभूते पाच ज्ञानेंद्रिये आणि एक आत्मा मानतात काही जण पाच भूते, मन बुद्धी अहंकार पुरुष ही नऊतत्वे मानतात ऋषींनी अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतीनी तत्वांची गणना केलेली आहे सगळ्यांचे म्हणणं युक्तिसंगत असल्यामुळे उचितच आहे नाहीतरी विद्वानांना काय शोभत नाही उद्धव म्हणाला हे कृष्णा जरी स्वरूपत प्रकृती आणि पुरुष हे एकमेकांपासून सर्वथै वेगळे आहेत तरीसुद्धा तिकमांमधिसळून गिल्यामुळ त्यांच्या काही फरक दिसत नाही प्रकृतीमध पुरुष आणि पुरुषांमध्र प्रकृती आहे असच वाटत हि कमलनयना अशा प्रकारची भिन्नता आणि अभिन्नता पाहून माझ्या अंतकरणामध फार मोठा संशय निर्माण झाला आह हि सर्वज्ञ आपल्या युक्तिसंगत वाणीन माझ्या या संशयाच निराकरण करा भगवन आपल्याच कृप्नि जीवांना ज्ञान होते आणि आपल्याच अविद्या अविद्याशक्तीन त्यांच्या ज्ञानाचा नाश होतो या आपल्या मायेचे हे स्वरूप आपणच जाणता दुसरे कोणीही नाही श्री भगवान म्हणाल उद्धवा प्रकृती आणि पुरुष मंज शरीर आणि आत्मा या दोघांमध फार फरक आह कारण गुणांच्या क्षोभाने सृष्टी उत्पन्न होत म्हणून ती विकारांनी युक्त आह उद्धवा माझी माया त्रिगुणात्मिका आहे तीच आपल्या गुणांनी अनेक प्रकारचा भेदवृत्ती निर्माण करते हिची कार्ये जरी अनेक असली तरी तरीसुद्धा त्यांची अध्यात्म आधिदैव आणि अधिभूत या तीन भागांमधे विभागणी केली जाते जसा डोळा अध्यात्म आहे त्याचा विषय रूप हे अधिभूत आहे आणि डोळ्यांमधे असलेला अधिदैव अंश सूर्य आहे हे तिघेही एकमेकांच्या आश्रयाने राहतात परंतु आकाशातील सूर्य एक असून तो स्वतः सिद्ध आहे तसाच आत्मा सुद्धा तिन्ही भेदांचे मूलकारण असल्यामुळे एकरूप असून त्यांच्याहून वेगळा आहे तो स्वयं प्रकाश असून आपल्या प्रकाशाने सर्व पदार्थांना प्रकाशित करतो त्याचप्रमाणे त्वचा कान जीभ नाक आणि चित्त इत्यादींचे सुद्धा तीन तीन भेद आहेत प्रकृतीपासून महत्त्व आणि महत्त्वापासून अहंकार उत्पन्न होतो म्हणून हा अहंकार गुणांच्या क्षोभाने उत्पन्न झालख्खा प्रकृतीच कार्य आह अहंकाराच तीन भैकारिक म्हणजे सात्विक ऐंद्रिय म्हणजे राजस आणि तामस हा अहंकारच अज्ञान आणि सृष्टीच्या विविधत्रिकारण आह आत्म्याच्या अज्ञानामुळे तो आह किंवा नाही हा वाद आहा पदार्थांविषयीची भेदबुद्धीही आत्म्याच्या अज्ञानामुळे आहे हे सर्व अर्थशून्य असूनही ज्ञानस्वरूप अशा मला जे लोक विनमुख आहेत त्यांचा हा वाद संपत नाही उद्धवाने विचारले भगवन आपल्याला विनमुख असलेले जीव स्वतःच केलेल्या कर्मांमुळे उच्च निच योनीमध्ये जाती राहतात हे गोविंदा ज्या लोकांना आत्मज्ञान नसते त्यांना या विषयाची कल्पनाही करता येत नाही आणि जगात बहुतेक लोक आपल्या मायत गुंतल्यामुळे हे जाणत नाहीत म्हणून आपणच मला याच रहस्य सांगा भगवान श्रीकृष्ण म्हणाल मनुष्यांचे मन हे कर्मसंस्कारांचा समूह आह त्या संस्कारांनुसार भोग प्राप्त करून घेण्यासाठी तन पाच इंद्रियांसह एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जात असत आत्मा त्यापासून वेगळा असूनही त्याचा अहंकार धरतो त्यामुळे त्याला सुद्धा आपले जाणे येणे भासू लागत कर्माच्या आधीन असणारे मन नेहमी या किंवा परलोकाशी संबंधित विषयांचे चिंतन करीत असते जेव्हा ते नव्या विषयांचे चिंतन करते तेव्हा ते पहिला विषय विसरते त्यावेळी त्याची अगोदरच्या विषयांची स्मृतीसुद्धा नाहीशी होते नवीन देहाच्या विषयात तल्लीन झाल्यामुळे जीवाला पहिल्या देहाचे विस्मरण होते कोणत्याही कारणाने आपल्या अगोदरच्या शरीराविषयी मुळीच आत्मीयता नसणे किंवा त्याला पूर्णपणे विसरणे म्हणजेच मृत्यू होय हे उदार उद्धवा मनुष्य जेव्हा नव्या शरीराचा पूर्णपणे आपलेपणाने स्वीकार करतो तोच त्याचा जन्म होय ज्याप्रमाणे स्वप्नामध किंवा मनोरथ करताना माणूस नव्या शरीराचा आपले म्हणून स्वीकार करतो नव्या स्वप्नामध्ये किंवा मनोरथ करताना पहिले स्वप्न किंवा मनोरथ जीवाला मुळीच नाही त्याचप्रमाणे नव्या शरीराचा स्वीकार केल्यावर जीव आपण पूर्वीचेच असूनही नव्यानेच उत्पन्न झालेलो आहोत असे मानतो मनाच्या निरनिराळ्या देहांविषयीच्या अभिमानामुळे आत्म्याच्या ठिकाणी उत्तम मध्यम आणि अधम असा नसलेलाच भेद उत्पन्न होतो तसाच आतबाहेर हा भेद उत्पन्न होतो जसा दुष्ट पुत्राला जन्म देणारा पिता त्या मुलामुळे लोकांचा शत्रू किंवा मित्र बनतो उद्धवा काची गती सूक्ष्म असल्यामुळे क्षणोक्षणी प्राण्यांच्या शरीरांची उत्पत्ती आणि नाश होत असूनही ते दिसून येत नाहीत कालाच्या प्रभावाने ज्याप्रमाणे दिव्यांची ज्योत नद्यांचे प्रवाह आणि झाडावरील फळांच्या अवस्था बदलत असतात त्याचप्रमाणे सर्व प्राण्यांच्या शरीराचे आयुष्य अवस्था इत्यादी सुद्धा बदलत असतात त्याच ज्योतीचा हा दिवा आहे प्रवाहातील पाणी तेच आहे असे समजणे आणि म्हणणे जसे खोटे आहे त्याचप्रमाणे विषय चिंतनामधले आयुष्य व्यर्थ घालवणाऱ्या अविवेकी पुरुषांच तोच हा मनुष्य असमजण सर्वथव खोट आह तो अविवेकी मनुष्यही वास्तविक कर्मबीजापासून उत्पन्न होत नाही की मरतही नाही परंतु भ्रमामुळे आत्मा अमर असूनही त्याला तसे वाटत जसा लाकडाशी संयोग झाल्याने अग्निपटतो किंवा वियोगाने विसतो असे वाटत वास्तविक अग्निनित्य आहे उद्धवा गर्भाधान गर्भवृद्धी जन्म बाल्य कुमारावस्था तारुण्य प्रौढत्व म्हातार्पण आणि मृत्यू या नऊ अवस्था शरीराच्याच आहेत जीवापासून वेगळ्या असलेल्या शरीराचा या निरनिराळ्या काल्पनिक का अवस्था आहेत परंतु अज्ञानामुळे गुणांच्या संगतीने आत्मा यांना आपल्या समजतो किंवा विवेक जागृत झाल्यावर त्यांना सोडूनही देतो पित्याने पुत्राच्या जन्मावरून आणि पुत्राने पित्याच्या मृत्यूवरून आपापल्या जन्ममृत्यूच अनुमान कराव जन्म आणि मृत्यू असणाऱ्या वस्तूंना जाणणारा आत्मा या दोन्हीही लक्षणांनी युक्त असत नाही झाडाच बी आणि त्याची परिपक्वता पाहणारा माणूस त्यावरून त्याचा जन्म आणि विनाश पाहतो या दोन्ही गोष्टी पाहणारा जसा झाडाहून वेगळाच असतो तसा, तसा शरीराच जन्ममृत्यू पाहणारा सुद्धा शरीराहून वेगळा असतो अज्ञानी पुरुष प्रकृती आणि आत्म्याचे हे वास्तविक रूप न कळल्यामुळे विषय भोगांनाच खरे सुख मानून त्यातच गुरफटून जातो आणि जन्म मरण रूप संसार चक्रात सापडतो जेव्हा जीव आपल्या कर्मानुसार जन्म मृत्यूच्या चक्रात भटकत असतो तेव्हा सात्विक कर्मांच्या आसक्तीने ऋषी देव या योनीमध्ये राजस कर्मांच्या आसक्तीने मनुष्य आणि असूर या योनीमध्ये आणि तामस कर्मांच्या आसक्तीने भूतप्रेत पशुपक्षी इत्यादी योनिनमध्ये जन्म घेतो जेव्हा मनुष्य एखाद्याला नास्ताना गाताना पाहून स्वतः सुद्धा त्याचे अनुकरण करू लागतो त्याप्रमाणे जीव स्वतः निष्क्रिय असूनही बुद्धीच्या गुणांचे अनुकरण करू लागतो जलाशयामधील पाणी हलण्याने त्यात प्रतिबिंबित झालेली झाडे सुद्धा हलत असल्यासारखी दिसतात किंवा डोळे फिरवले असतात पृथ्वीसुद्धा फिरताना दिसते किंवा जसे मनातील विचार अथवा स्वप्नात पाहिल पदार्थ सर्वथै खोटे असतात त्याचप्रमाणे हे उद्धवा आत्म्याचा विषयानुरूप संसारसुद्धा खोटा आहे जशी स्वप्नातील अनर्थ परंपरा ते पाहात असेपर्यंत नाहीशी होत नाही त्याचप्रमाणे विषय खरे नसू जो जीव त्यांचे चिंतन करीत राहतो तोपर्यंत त्याचे हि संसारचक्र थांबत नाही म्हणून उद्धवा या नाठाळ इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेऊ नकोस आत्म्याच्या अज्ञानामुळे भासणारा हा भेदभ्रम आहे असे समज दुर्जनांनी धक्के मारून बाहेर हाकलले अपमान केला उपहास केला निंदा केली मारपीट केली बांधून ठेवले उपजीविकेचे साधन काढून घेतले अंगावर थुंकले मूत्र विसर्जन केले किंवा निरनिराळ्या प्रकारे त्रास देऊन चित्त विचलित करण्याचा प्रयत्न केला किंवा अशा तऱ्हेचे कोणतेही संकट असले तरी ज्याला आपले कल्याण करून घेण्याची इच्छा आहे त्याने आपल्या विवेकबुद्धीने त्या अडचणींपासून स्वतःचे रक्षण करावे उद्धव मनाला भगवन हे ज्ञान देण्यात आपणच कुशल आहात दुर्जनांची अशी कृत्ये मला मुळीच सहन होत नाहीत म्हणून मला अशा रीतीने सांगा की जेणेकरून मी हे आचरणात आणू शकेन हे विश्वात्मन, जे आपल्या चरणांना शरण आलेले असून भागवत धर्माच्या आचरणात कायम मग्न असतात अशा शांतचित्त लोकांशिवाय अन्य कोणाही विद्वानांना स्वभाव बदलता येत नाही